जय जय आचार्या समस्त सुरव्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आत्मविषयक बुद्धिरुपी प्रात काळ करणारे सूर्य सुखाचा उदय करणारे श्री गुरु महाराज आपला जय जयकार अस जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रात तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात मी ब्रह्म आहे अशा भावने सेवन करविणारे तुम्ही आहात तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात तुमचा जय जयकार असे गा बंधू निरंतर कारुण्य सिंधु, विशद विद्यावधू वल्लभाजी पीडिताना संकटातून सोडवणारे अखंड भरलेले म्हणजे ओहोटी नसलेले असे दयेचे समुद्र शुद्ध विद्यारूपी म्हणजे अध्यात्म विद्यारूपी स्त्रीचे प्रियकर असे महाराज तुम्ही ऐका तू जया प्रपसी तया विश्व हे दाविसी प्रकट करीसी आघवेची तू ज्याना लपतोस त्यांना हे जग दाखवतोस म्हणजे ज्यांच्या मध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते व तू ज्यांना प्रकट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस म्हणजे ज्याच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस कि पुढिलांची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल तुझे, जे पर पर आपन, ला नजरबंदी करणे असा नजरबंदीचा खेळ म्हणजे गारुडी लोकांना उत्पन्न करता येतो पण त्यांना आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही परंतु आपण आपल्याला चोरून राहणे म्हणजे स्वतः स्वतः विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे गुरु व ब्रह्म हे जगालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळं आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाही कोणा बोधू कोणा माया ऐसिया आप लाविया नमो तुझ कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस असे असून सुद्धा कोणाचे ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाचे ठिकाणी तुझे संबंधी माया म्हणजे अज्ञान आहे असा जो तू स्वभावत हा त्या तुला नमस्कार असवोले ते तुझी बोला सुरस झाले तुझे, तुझे नि क्षमत्व आले पृथ्वी एसी आम्हाला असं वाटत कि जगामध्ये पाणी ओले आहे ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रबयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्याच योगाने आहे रविचंद्रा दिंपले त्रैलोक्य प्रकाश करतात या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज ते तेज तुझ्यामुळे आहे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निज नभ तुझ माझी खेळे लपी थपी वायूजी हालचाल करतो महाराज ते तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते बहुना माया असो स ज्ञानजी तुझे निडोळस असो वानणे सायास सा। श्रुती सिंह फार काय सांगावे महाराज अमर्यात असे जे मायाज्ञान म्हणजे संपूर्ण अन्यथा ज्ञान त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात हे तुमचे वर्णन राहू दे कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे जोपर्यंत तुझ्या स्वरूपा पर्यंत पोचला नाही तो पर्यंत वेद वर्णन करून अवृत राहत म्हणजे तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला कि त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मुग गेळावे लागतात म्हणजे मुकाट्याने बसावे लागतील प्रलयकाळच्या पत्ता नाही मग महानद्या तरी तेथे कशा जाणल्या जातील तर नाही महानद्यांचा देखील प्रलयकाळच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही का उदयालिया भासवतू चंद्र जैसा खाद्य होतू आम्हा श्रुती तुझ आतू तो पाडू असे अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्या सारखा त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी वेदाची अवस्था होते तो तू मा तोंडे बाना आणि द्वैताचा जोर नाहीसा होतो व वैखरी वाचा ही परावाणीसह नाहीशी होते असा जो तू त्या तुझे मग परापशंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे या लागी आता माथा, भले या करता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकट आपल्या चरणावर मस्तक ठेवावे हेच चांगले तरी तू जैसा आहा सी नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमू फळावया वेवारा होई तर आहो गुरु महाराज आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो आपण मजवर एवढी कृपा करा कि माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा हो। आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करी संसरे ने न संतांण भूषणे विवेकाची मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे म्हणजे भिगबळी करून ती सांगताना घाल जी गितार्थ काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू महाराज माझे मन गीतार्थरूपी ठेवा करण्यास समर्थ व्हावे या करता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धीरूपी डोळ्यात घाला हे वाक सृष्टी बुद्धीचे डोळे तैसा उदय जो जो निर्मळे कारुण्य बिंबे जेणेकरून हे शब्दरूपी जगत एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल त्या तरेने हे ती गुरु सूर्या आपण आपल्या करुण रूप शुद्ध बिंबाने उदयास यावे माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ होय सफल तो वसंतु होय स्नेहाळ शिरोमणी हे कृपालु श्रेष्ठ श्री गुरु माझा माझ्या बुद्धिरूपी सुंदर बेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण प्रमेय महापुरे हे मति गंगा येथो रे तैसा वरिष उदारे दिठी वेनी। ज्या योगाने ही बुद्धीरूपी गंगा ब्रह्म सिद्धांत रुपी बोधाचा महापूर योन चांगली फोफावेल त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षा भोग दे अगा विश्विक धाम तुझा प्रसाद चंद्र करू मज पूर्णिम स्फूर्तीची जी हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया तुझा प्रसन्नता रूप चंद्र माझ्या अंतःकरणात उदयास येऊन स्फूर्ती रूप पौर्णिमा करू जी लिया सागरी भरि वोसंडेल स्फूर्ती रसवृत्तीचे महाराज आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल तव संतोशोनी होत्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडीले देखो नि तुझे मिशे तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले ज्ञान देवा विनंती करण्याच्या मिशनने स्तुतीच्या पांघुणाखाली जे तू द्वैत केले असे आम्हाला दिसून येते हे असो आता वाजट तो ज्ञानार्थ करून गोमट ग्रंथोदावी उत्कंठ भंगोनेदी हे वायफळ बोलणे आता राहू देता ग्रंथ सांग श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस हो का होतो आम्ही जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग स्वामी महाराज अशी का आपली इच्छा आहे मी याचीच वाट पाहत होतो कि प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे सहजे दुर्वेची मुळी स्वभावत अंगाने अमर आहे जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणा विषयी शंका धरणेच नको तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदगे मूळ शास्त्र पदे वाखाणी तर आता या श्री गुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीता शास्त्रातील पदे ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन परी जीवा करीन कडे ना श्रवणी तरी चाडे दिसे पण असे वर्णन करीन कि जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल म्हणजे संशय नाहीसे होतील एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागूनी घरी गुरु गुरुकृपेच्या श्री गुरुकृपेच्या घरात कर्ज फेडीची भिक्षा मागून माझ्या भाषणात त्या प्रकारची खरीखुरी गोडी प्रकट हो तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐशी श्री कृष्ण अर्जुन चावळले तर मागे तेराव्या अध्यायात श्री कृष्ण अर्जुनाला अशी गोष्ट बोलली जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुण संगे सं क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणांच्या तादात्म्याने संसारी झालेला आहे आणि हा ची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळ आणि हाच आत्मा प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुख दुःख भोगण्यास कारण होत त्या सुख दुःखाचा भोग होतो खरोखर पाहिले तर हा केवळ गुणातीत आहे तरी काय साण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू सुख दुःखादि भोगू केला संग कसा व क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंध तो कोणता व त्याला सुख दुःखादि भोग कसे नाईते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत एव इया अर्था रूप करावया विषो चौदाविया अध्यायासी याप्रमाणे वरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा चौदाव्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे तर इतो आता ऐसा प्रस्तुत परियसा अभिप्रायो विश्वेश वैकुंठाचा तर प्रस्तुत जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा अभिप्राय असा आहे तो ऐका श्लोक पहिला श्री भगवान उवाच परम भूया प्रवक्षा मी ज्ञाना उत्तम यमुन या, या सर्व पराम सिद्धी मितोगता श्री कृष्ण म्हणाले ज्याला श्रुतीनी पर म्हले आहे जे सर्व ज्ञानामध्ये उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधना पासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले असे जे ज्ञान ते मी तुला सांगतो तो म्हणे गा अर्जुन अवधानाची सर्वसेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो श्री कृष्ण म्हणाले हे अर्जुना अवधान रुपी सर्वसेना एकत्र जुळवून आणून ज्ञानास बिलगावे हे बरे आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजून प्रतीती ती कुशी न निघे आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादानी हा विचार समजावला आहे परंतु अजून तुझी अनुभवाची कुशी बाहेर आलेली दिसत नाही मनोनी गा पुढती सांगी जैल तुझ प्रती पर म्हण म्हण श्रुती डहारिले जे याकरता श्रुतीने पर म्ह सर्वांचे पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात ये आवड नि घेतले भव सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे परंतु संसार मृत्यूलोक स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून परम म्हणजे परके असे झाले आहे अगयाची कारणे हे उत्तम सर्वापरी परी मी म्हणे जे वन्ही हे तृणे ये रे ज्ञाने या ज्ञानापुढे अग्नी व इतर ज्ञाने हे गवत आहेत म्हणून अर्जुना हे ज्ञान सर्व उत्तम आहे असे मी म्हणतो जीए भव स्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आधी भेदी जया जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञ चांगले असे म्हणतात व द्वैत भावाची ज्यांना ओळख असते ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर गगने गिरी जतिंती ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहे ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात काउिते रश्मी राजे लोपिली चंद्रा नाना प्रलयाबू माझे नदी नद अथवा सूर्य उगवला असता जसे चंद्राधिक तेजे लोकतात अथवा प्रलयकालच्या पाण्याच्या महापुरामुळे जसे नदी व नद नाहीसे होतात तैसे येणे पाहले या ज्ञान जात जाय म्हणून उत्तम अर्जुना, त्या हे अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लया जातात म्हणून अर्जुना हे ज्ञान उत्तम आहे अनादि जे मुक्तता आपुली असे पंडूसुता तो मोक्षू हाता येता होय जेणे अर्जुना आपली जी अनादिमुक्तता आहे मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होती जयाची अप्रती विचार उधव ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोकेवर काढूच देत नाही मने मन घालूनी मागे विश्रांती झाली आंगे ते देही देहा जोगे होती ना ते पुरुष असलेली मनाची मनानेच मागे आपल्याला समजत नाही मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे सवतुकी काटाळे माझे झाले मग देहाचे दुबेळके म्हणजे स्थूल व सूक्ष्म देह एकाच वेळेला ओलांडून म्हणजे निराश करून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले श्लोक दुसरे सर्गे पिनोपंत प्रलये नव्यथंतीचे या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्याप्रत प्राप्त झालेले म्हणजेच जशी समान धर्म होणारे पुरुष सृष्टी निर्माणकारी जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली मरण अथवा दुःखही पावत नाहीत जे माझी नित्य ते नित्यते सुता परिपूर्ण पूर्णता माझी आची अर्जुना जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत मी जैसा नंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरे चिना मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत त्यांच्यात व माझ्यात भेट शिल्लकच राहत नाही जैसे ते घटभंगी घटाकाशे आकाश जे मी कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या ते योगाने झालेले असतात कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते ना तरी दीप मूळ की दीप शिखा अनेक मिनली अवलोकी होय जैसे अथवा दिव्याच्या मूल ज्योतीत दुसरे अनेक ज्योती मिळाल्या असतात जसं होतं जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एका हार मी तू विण अर्जुना त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरजार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला म्हणजे ऐक्याने मी व तू अशा द्वैत भावाशिवाय नांदत आहे येण्याची पैकारणे जी पहिले सृष्टीचे जुपणे तेही तया होणे पडेची ना या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मच यावे लागत नाही सृष्टीची ये सर्वांधी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयामध्ये निमती सर्व सृष्टीचे आरंभी ज्यानं देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलयकालच्या वेळेला कसे मरतील म्हणून जन्मक्षया अति धनंजय अर्जुना म्हणून ऐशी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी देवीची पार्था गोडी लावावया असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनाला हे गोडी लावण्याकरता देवानी या प्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला तवतयान सर्वांगीण निघाले कान सपा अवधान आतला असा ज्ञानाचा महिमा भगवंतानी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळीच स्थिती झाली ती हि कि त्याच्या सर्वांगाला कान फुटले फार काय सांगावे तो अवधानाने संपूर्ण व्यापला गेला अवधानाची जणू मूर्तीच बनलं आता देवाची अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्व म्हणाले हे बुद्धीरूप स्त्रीच्या पती अर्जुना आमचे एवढे व्याख्यान तेवढेच ज्याचे अवधान आहे असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्व रुपी कन्या विवाहित झाली कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले तरी एकूमी अनेकी गो विजे देह त्रिगुणी लुब्ध की कवणे परी तरी मी एक असून त्रिगुण रुपी पारध्या कडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो कैसा क्षेत्र योगे, वी ये ये जगे, ते परी, सा सांगे, परी मी क्षेत्राच्या योगाने हि जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो ऐक पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोली जे, जे मत्संग बीजे भूती पिके माझ्या संगरूपी बीजाने या अज्ञानात प्राणीरूपी पीक येते याच कारणामुळे याचा म्हणजे अज्ञानाचा क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो